अध्याय चव्वेचाळीसावा चाणूर मुष्टी, इत्यादी पहिलवानांचा आणि कंसाचा उद्धार श्री शुक म्हणतात श्रीकृष्णांनी चाणुराधिकांना मारण्याच निश्चित ठरवून स्वत चाणुराला आणि बलराम मुष्टीकाला जाऊन भारत जिंकण्याच्या हेतून त्यांनी हाताने हात बांधल आणि पायात पाय अडकवून ताकदीन त आपापल्याकड़ दुसऱ्यांना ओढू लागले त्यांनी कोपरापासूनच्या हाताना हात गुडघ्या गुडघे डोक्याना डोकी आणि छातीला छाती टक्कवून ते एकमांवर आघात करू लागले दरगर फिरवणे लांब ढकलणे मिठीत खाली पाडणे पुढे जाणे मागे येणे इत्यादी प्रकारांनी ते एकमेकांवर डावपच करू लागले तसेच वर उठवणे उचलणे चाल जान करून जाणे किंवा स्तब्ध उभे राहण अशा रीतीन त शरीरांना इजा पोहोचवू लागले परिक्षिता ही दंगल पाहण्यासाठी नगरातील पुष्कळशा महिला सुद्धा आल्या होत्या मोठमोठ्या पैवानांच्याबरोबर हे लहान अशक्त बालक लढत आहेत असे पाहून त्या मुलांची दया येऊन गटागटाने आपासात चर्चा करू लागल्या इथे हे राज्यसभेतील लोक केवढा अधर्म करीत आहेत पहा राजाच्या समोरच हि बलमान आणि दुर्बल यांची कुस्ती करू पाहत आहेत वज्राप्रमाणे कठोर शरीर असणारे आणि मोठ्या पर्वतासारखे दिसणार मल्ल कुणीकड़ आणि अजून तारुण्यासुद्धा न आल अतिशय शे कोमल शरीराच हि किशोर कुणीकड या पाहणाऱ्या लोकांना धर्माचं उल्लंघन क्लिपाप निश्चितच लागणार आह वास्तविक जिथे अधर्म अस्वि कधीच थांबू नय बुद्धिमान पुरुषान सभक्त उपस्थित असलोष जाणल्यास त्या सभा नय कारण तिथे जाऊन त्यांचे अवगुण न सांगणे गप्प बसणे किंवा मी जाणत नाही असं म्हणणे या, या तिन्ही गोष्टी मनुष्याला दोषाचे भागीदार बनवतात शत्रूच्या चारी बाजूंनी फिरणाऱ्या श्रीकृष्णांच्या मुखकमलाकडे पहा तरी कमळाच्या पानावर पाण्याचे बिंदू चमकावे त्याप्रमाणेच त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे बिंदू चमकत आहेत मुष्टिकावर रागावल्यामुळे डोळे लाल झालेला बलरामांचा चेहरा तुम्हाला दिसत नाही का तेरी सुद्धा त्यांच्या अनावर हास्यामुळे तो किती सुंदर दिसत आहे न खरं पाहू जाता व्रजभूमी किती धन्य आहे कारण हे पुरुषोत्तम तिथे मनुष्याचा वेष घेऊन लपून राहतात स्वत भगवान शंकर आणि लक्ष्मी ज्यांच्या चरणांची पूजा करतात तेच प्रभू तिथे ते रंगीबिरंगी रानफुलांची माळ घालून बलरामांसह बासरी वाजवीत गाई चारीत निरनिराळे खेळ खेळत आनंदाने विहार करतात दोन्ही डोळ्यांनी नित्यनिरंतर यांच्या रूपमाधुर्याचे पान करणाऱ्या गोपींनी कोणती तपश्चर्या केली होती कोण जाणे यांचे स्वयंसिद्ध रूप म्हणजे लावणण्याचे सार सर्वस्वच जगात कोणाचेही रूप यांच्या तोडीचेही नाही तर मग अधिक कोठून असणार हे रूप क्षणाक्षणाला नव्हेच भासते सर्व यश सौंदर्य आणि ऐश्वर यांचे हे एकमेव आश्रयस्थान आहे यांचे दर्शन तर अतिशय दुर्लभ आहे म्रजातील गोपी धन्य होत नेहमी श्रीकृष्णांमध्येच चित्त लागून राहिल्यामुळे प्रेमपूर्ण हृदयाने आणि प्रेमाश्रुनी सदगदीत झालेल्या कंठाने त्या धार काढताना दही घुसळताना धान्य काढताना जमीन सारवताना बालकांना झोके देताना रडणाऱ्या बालकांची समजूत घालताना ताना त्यांना नाहूमाखू घालताना घराची झाडझूड करताना अशी सगळी कामे करीत असताना श्रीकृष्णांच्या गुणांचे गायन करीत हे जेव्हा प्रात्काळी गायींना चालण्यासाठी व्रजातून वनामध्ये जातात आणि सायंकाळी त्यांना घेऊन परत येतात तेव्हा त्यांनी वाजवलेली मधुर बासरी ऐकून गोपी लगबगिने घरातून बाहेर रस्त्यामध्ये येतात त्यावेळी स्मितहा्य तसेच दयेनिभरलेल्या नजरेने युक्त असे त्यांचे मुखकमल त्यांना पाहायला मिळते ही त्यांचे पुण्य हे भरतश्रेष्ठा त्या स्त्रिया जेव्हा असे बोलत होत्या त्याचवेळी भगवान श्रीकृष्णांनी शत्रूला मारण्याचा मन, मन निश्चय केला स्त्रियांची ही भयाकूल बोलणी ऐकून आई त्यांचे आईवडील पुत्रस्नेहामुळे शोकाने भिवळ झाले कारण आपल्या पुत्रांचं शौर्य त्यांना माहीत नव्हतं श्रीकृष्ण आणि चाणूर हि दोघीही वेगवेगळ्या प्रकारच करीत एकमकांशी ज्याप्रमाणे कुस्ती लढत होत बलराम आणि मुष्टिकसुद्धा लढत होते, होते। भगवंतांच्या वज्रापेक्षाही कठोर अशा अंगाच्या रगडण्याने चाणुराची अंग खिळखिळी होऊ लागली त्याला वारंवार मूर्छा येऊ लागली शवटी अत्यंत चिडून त्याने ससाण्यासारखी झडप घातली आणि दोन्ही आताच्या मुठी वळून त्यानिभवान श्रीकृष्णांच्या छातीवर प्रहार कला ज्याप्रमाणे फुलांच्या गजऱ्यांच्या माऱ्याने हत्ती जराही विचलित होत नाही त्याप्रमाणे त्याने केलेल्या प्रहाराने भगवान थोडेसे सुद्धा विचलित झाले नाहीत त्याने चाणुराचे दोन्ही हात पकडले आणि त्याला अत्यंत वेगाने पुष्कळ वेळा फिरवून जमिनीवर आपटले त्या वेगानेच त्याचे त्या प्राण निघून गेले त्याची वेशभूषा अस्ताव्यस्त झाली आणि त्याचे केस आणि फुलांच्या माळा विस्कटल्या इंद्रध्वजाप्रमाणे तो खाली पडला त्याचप्रमाणे मुष्टिकाने सुद्धा अगोदर बलरामांना एक ठोसा लागावला त्यावर बलवान बलरामानी त्याला अतिशय जोरात चापट मारली चापट बसताच तो कापू लागला अत्यंत व्यथित झालेला तो तोंडातून रक्त ओकीत प्राण जवून वादळ आणि उखडलेल्या झाडाप्रमाणे जमिनीवर पडला हे राजन योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या बलरामांनी यानंतर कूट नावाच्या पहिलवानाला समोर येताच बेफिकीरपणे अगदी सहज डाव्या हाताचा ठोशाने मारले भगवान श्रीकृष्णांनी त्याचवेळी पायाने ठोकर मारून शलाचे मस्तक उडवले आणि तोशलाला उभी चिरले अशा प्रकारे दोघांचेही प्राणोत्क्रमण झाले जेव्हा चाणूर मुष्टी कूट शल आणि तोशल हे पाचही पहिलवान मारले गेले तेव्हा बाकीचे आपले प्राण वाचवण्यासाठी तिथून पळून गेल यानंतर भगवान श्री श्रीकृष्ण बलरामांनी आपल्या बरोबरीच्या गोपांना जवळ बोलावून त्यांना भिडून नाचत गात ढोलाच्या नादात आपल्या नुपुरांचा आवाज मिसळून तिथ विजयोत्सव साजरा करू लागल रामकृष्णांच्या या अद्भूत कृत्यान सर्व लोकांना अतिशय आनंद झाला कंसाखरी श्रेष्ठ ब्राह्मण आणि साधूपुरुष वाह वाह वाह वाह म्हणून प्रशंसा करू लागल मोठमोठ पहिलवान मारल गिवा पळून गल हे पाहून भोजराज कंसाने आपली वाद्य वाजवणे बंद केले आणि आपल्या सेवकांना आज्ञा केली अरे वसुदेवाच्या या दुराचारी मुलांना नगराच्या बाहेर हाकुलून द्या गोपांचे सर्वधन हिसकावून घ्या आणि दुर्बुद्धी नंदाला कैद करा अत्यंत कुबुद्धी आणि दुष्ट अशा वसुदेवाला तावरतोब मारून टाका तसेच माझाबाप उग्रसेनही आपल्या अनुयायांच्यासह शत्रूच्याच पक्षाला जाऊन मिळालेलं आहे म्हणून त्याला सुद्धा जिवंत ठेवू नका अशा प्रकारे बटबडणाऱ्या कंसावर अविनाशी श्रीकृष्ण चिडल आणि वगाने सहजपणे त्या उंच मंचावर उडी मारून चढल अहंकारी कंसान जेव्हा पाहिल की आपला मृत्यू समोर येऊ लागल आहा त्याने लगेच सिंहासनावरून उठून हातात ढाल आणि तलवार घेतली हातात तलवार घेऊन प्रहार करण्यासाठी आकाशात उडणाऱ्या ससाण्याप्रमाणे तो कधी डावीकड़ तर कधी उजवीकडे जाऊ लागला तेवढ्यात गरुडाने सापाला पकडावे तसे असह्य प्रखर तेज असणाऱ्या भगवंतांनी त्याला घट्ट पकडले याचवेळी कंसाचा मुगुट खाली पडला आणि भगवंतांनी त्याचे केस पकडून त्याला सुद्धा त्या उंच मंचावरून खाली आखाड्यात आपटले आणि स्वतंत्र आणि सगळ्या विश्वाचा आश्रय असणाऱ्या पद्मनाभांनी स्वतः त्याच्यावर उडी मारली त्यामुळे कंसाचा तात्काळ मृत्यू झाला नंतर जसा सिंह हत्तीला फरफटत नेतो त्याचप्रमाणे सर्वांच्या देखत श्रीकृष्णांनी कंसाचे प्रेत जमिनीवरून फरफटत नेले हे नरेंद्र त्यावेळी सगळ्यांच्या तोंडून हाय हाय असे मोठ्याने उद्गार निघाले अत्यंत भयभीत होऊन कंस नेहमी श्रीकृष्णांचंच चिंतन करीत असो खातापिताना झोपताना चालताना बोलताना किंवा श्वास घेतानाही सर्वच वेळी आपल्या हातात सुदर्शन चक्र घेतलेल्या भगवान श्रीकृष्णांनाच पाहत होता त्यामुळेच त्याला दुर्लबशी भगवंतांची सारुप्य मुक्ती मिळाली कंक न्यग्रोध इत्यादी कंसाचे धाकटे आठ भाऊ मोठ्या भावाचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी संतापन त्यांच्या अंगावर धावले तवशाने युद्धाच्या तयारीने येत असलून बलरामांनी परिघाने सिंह पशूंना मारतो त्याप्रमाणे त्यांना मारल त्यावेळी आकाशात दुंदुबी वाजू लागल्यात भगवंतांचे विभूती स्वरूप असलखि ब्रह्मदेव शंकर इत्यादी देव आनंदाने वर्षाव करीत त्यांची स्तुती करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या महाराज कंस आणि त्यांच्या भावांच्या पत्न्या स्वजनांच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःखी झाल्या त्यात डोकी बडवून घेऊ लागल्या त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या वीरशय्येवर कायमची झोप घेणाऱ्या आपापल्या पतीना कवटाळून शोकग्रस्त झालखा त्या वारंवार अश्रूढाळीत मोठ्यान आक्रोश करू लागल्या हे नाथ हे प्रियतमा हे धर्मज्ञा हे करुणा मया हे अनाथ वत्सला आपल्या मृत्यूने आमचाही मृत्यू झाल्यासारखाच आहे आमची घरे आजू जाड झाली आमची मुले अनाथ झाली हे पुरुष या पुरीचे आपणच स्वामी होता आपण गेल्याने येथील उत्सव आता संपले मांगल्य गेले ही मथुरा नगरी आमच्या प्रमाणेच अशोभनीय झाली स्वामी आपण निरपराध लोकांना अतिशय छळले म्हणूनच आपली अशी आज दशा झाली जीवांना पीडा देणाऱ्या कुणाचे कल्याण होणार हे भगवान जगातील सर्व प्राणांची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे कारण आहेत जो यांचे वाईट व्हावे असे इच्छितो तो, तो कधीच सुखी होत नाही श्री शुखदेव म्हणतात जगाचे पोषण करणाऱ्या श्रीकृष्णांनी राण्यांचे सांत्वन केले आणि व्यवस्थित लोकरितीनुसार मृतांचे क्रियाकर्म कर श्रीकृष्ण बलरामांनी माता पित्यानं बंधनातून सोडवले आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठवून त्यांना वंदन केल परंतु आपल्या मुलांनी वंदन केल्यानंतर सुद्धा देवकी आणि वसुदेवांनी ते जगदीश्वरच आहेत पुत्र नव्हे असे समजून त्यांना छातीशी कौटाळले नाही उलट स्वतःच हात जोडले